अध्याय तिसावा यदू कुळाचा संहार परीक्षिताने विचारले महाभागवत उद्धव श्रमाला निघून गेल्यावर सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये काय केले हे प्रभू आपले कुळ ब्राह्मणांच्या शापाने ग्रस्त झाल्यावर यदू व सर्वांच्या डोळ्यांचे पाळणे फिडणाऱ्या आपल्या लीला विग्रहाचा कसा त्याग केला भगवान श्रीकृष्णांचे ते रूप इतके सुंदर होते की जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पाहत तेव्हा तेथून आपली नजर काढून घेऊ शकत नसत जेव्हा भक्तांच्या कानांवर त्यांचे वर्णन येई तेव्हा ते, ते त्यांच्या चित्तातून निघून जात नसे त्यांची शोभा कवींना वर्णनाचे प्रेम निर्माण करी आणि त्या योगे त्यांचा मान वाढवी अर्जुनाच्या रथामध्ये बसलेल्या त्या रूपाला पाहात पाहात युद्धामध्ये ज्यांनी प्राण सोडले ते सुद्धा त्यांच्या सारुप्याला प्राप्त झाले कृष्णा आणि अंतरिक्षामध्ये असलेल्या यादवांना असे म्हणले हे श्रेष्ठ यादवांनो द्वारकेत हे मोठमोठे भयंकर उत्पात होऊ लागलेले आहेत ते जणू यमराजाचे ध्वजे आहेत आता आपण येथे एक मुहूर्त सुद्धा थांबता कामा नये स्त्रिया मुले आणि वृद्ध यांनी शंखोद्वार क्षेत्री जावे आणि जेथे सरस्वती नदी पश्चिमेकडे वाहते त्या प्रभास क्षेत्री आपण जाऊ तेथे आपण स्नान करून पवित्र होऊ उपवास करू आणि एकाग्र अभिषेक चंदन इत्यादी सामग्रीने देवतांची पूजा करू तेथे आपण पुण्याह वाचनानंतर गायी भूमी सोने वस्त्रे हत्ती घोडे रथ आणि निवासस्थाने श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करू हा अमंगलाचा नाश करणारा आणि परम मंगल करणारा आहे देवता ब्राह्मण आणि गायींची पूजाच मनुष्याना परम लाभदायक आहे श्री हे म्हणणे ऐकून सर्व यादव ठीक आहे असे म्हणून नावांमधून समुद्र पार करून रथातून प्रभात क्षेत्राकडे गेले तेथे गेल्यावर यदुदेव भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार यादवानी अत्यंत भक्तीने सर्व प्रकारची मंगलकृत्य केली तेथेच दैवाने बुद्धिभ्रष्ट झालेल्या त्यांनी मैरेयक नावाची मदिरा मोठ्या प्रमाणात घेतली नाहीतरी मध्याने बुद्धी भ्रष्ट होतेच मदिरेच्या अतिसेवनाने धुंद झालेले ते गर्विष्ठ वीर गर्विमेकांशी लढू झ्रीकृष्णांच्या मायेने चा हे नुसते निमित्त होते रागाच्या भरात विवेकही त्या किनाऱ्यावरच धनुष्य तलवारी भाले गदा तोमर हृष्टी इत्यादी शस्त्रांनी एकमेकांशी युद्ध करू लागले अत्यंत उन्मत्त झालेले यादव रथ हत्ती घोडे गाढवे उंट खेचरे बैल रेडे आणि माणसांवर सुद्धा स्वार होऊन एकमेकांना बाणाने घाय करू लागले तसे जंगली हत्तीने एकमेकांना दाताने घायळ करावे तसे यावेळी त्यांच्या वाहनांवर ध्वज फडकत होते प्रद्युम्न सांबाशी अक्रूर भोजाशी अनिरुद्ध सात्विकीशी सुभद्र संग्राम जिताशी गद गच्या पुतण्याशी आणि सुमित्र सुरथाशी युद्ध करू लागला ते भयंकर योद्धे क्रोधाने एकमेकांचा विनाश करण्यासाठी सज्ज झाले होते यांच्या व्यतिरिक्त निष्ठ उलमग सहस्त्रजीत शतजीत भानू इत्यादी यादव सुद्धा मदधुंद होऊन एकमेकांना भिडले श्री कृष्णांच्या अतिशय मोहित होऊन ते एकमेकांना मारू लागले दाचार्ह वृष्णी अंधक भोज सात्वत, मधु अर्बुद माथूर, शुरसेन विसर्जन कुकूर आणि कुंती वंशातील लोक आपापसातील प्रेम विसरून एकमेकांना पुत्र पित्यांशी भाऊ भावांशी भाचे मामांशी नातू आजोबांशी मित्रमित्रांशी सुरुज सुरुजांशी काका पुतण्यांशी आणि नातलग नातलगांशी आपापसात लढून मरू मारू लागले आणि शेवटी जेव्हा बाण धनुष्य संपली मोडली आणि शस्त्रास्ते संपली तेव्हा त्यांनी हातात समुद्र तटावर उगवलेले लव्हा उपटून घेतले ते लव्हा ऋषींच्या उत्पन्न झालेल्या लोखंडी मुसळाच्या चूरणापासून बनलेले असल्यामुळे वज्राप्रमाणे शक्तिशाली लोहदंड बनले आता तेच एकमेकांवर मारू लागले श्रीकृष्णाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते माया मोहित अविचारी त्यांना आणि बलरामांनाच आपले शत्रू समजून त्यांना सुद्धा हे कुरुनंदना तेव्हा तेही संतप्त होऊन युद्धभूमीवर फिरत हातात लवाळ्यांचे परीख घेऊन त्यांना मारू लागले जसा बांबूच्या एकमेकांवर घासण्याने निर्माण झालेला अग्नी त्यांचेच भस्म करून टाकतो त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या शापाने शापित होऊन आणि श्रीकृष्णांच्या मायेने मोहित झालेल्या यादवांना स्पर्धामूलक क्रोधानेच नष्ट करून टाकले आपल्या सर्व कुळांचा संहार झाला तेव्हा पृथ्वीवरील उरला सुरला भार सुद्धा नाहीसा झाला असे श्रीकृष्णांना वाटले बलरामाने समुद्रकिनाऱ्यावर बसून एकाग्र चित्ताने परमात्मा चिंतन करीत आत्म्याला परमात्म्याशी जोडून मनुष्य देहाचा त्याग केला बलराम स्वरूपात लीन झालेले पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरच गप्प बसले त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारे चतुर्भुजरूप धारण केले होते धूर नसलेल्या अग्नीप्रमाणे ते दिशा प्रकाशमान करीत होते त्यांच्या मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्यासारखी कांती होती वक्षस्थळावर श्री वत्साचे चिन्ह शोभत होते त्यांनी रेशमी पितांबर आणि शेला धारण केला होता त्यांचे ते रूप अतिशय मंगल का कारक होते मुख कमला सुंदर हास्य आणि काळे कुरळे केस शोभून दिसत होते कमळाप्रमाणे सुंदर नेत्र होते मकरकृती कुंडले कानात झगमगत होती कमलेला कर्दोटा गळ्यात जानवे मस्तकावर मुगुट हातांमध्ये कंकण बाहूनमध्ये बाजूबंद वक्षस्थळावर हात आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत होता गळ्यात वनमाला रुळत होती शंख चक्र गदा पद्म ही आयुधे मूर्ती मूर्तीमंत होऊन जवळ उभी होती त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले होते जरा नावाचा एक व्याध होता त्याने शापित मुसळाचा उरलेला लोखंडी तुकडा आपल्या बाणाच्या टोकाला लावला होता त्याने तो बाण हरिणाच्या मुखासारख्या वाटणाऱ्या भगवंतांच्या त्या पायावर मारला जवळ आल्यावर ते चतुर्घुज भगवान आहेत असे पाहून त्याला अपराधाची जाणीव झाली म्हणून भिवून त्याने असुरांचा नाश करणाऱ्या त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले तो म्हणाला हे मधुसूदना मी पाप्याने हे अजाणतेपणाने केले मी पापी आहे उत्तम कीर्ती पुण्यशील भगवन आपण मला क्षमा करावी हे सर्वव्यापक व्यापक प्रभो ज्यांचे स्मरण माणसांचा अंधकार नष्ट करते त्या आपल्या बाबतीत मी फार वाईट कृत्य केले हे वैकुंठा आपण मला पापी पारध्याला तात्काळ मारून टाका त्यामुळे तरी मी पुन्हा असा महापुरुषांचा अपराध करू धसणार नाही आपल्या योगमायेचा विलास ब्रह्मदेव त्यांचे पुत्र रुद्र इत्यादी किंवा वाणीचे अधिष्ठाता ब्रहस्पती इत्यादी सुद्धा जाणत नाही कारण त्यांचे ज्ञान आपल्या मायेने झाकले गेलेले आहे मग आमच्यासारखे पापी त्याचे काय वर्णन करू शकणार बर भगवान श्री म्हणाले हे जरे तू भिऊ नकोस उठ हे काम तू माझ्या मनासारखेच केलेले जा ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवाना होते त्या स्वर्गात माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास करतात आपल्या इच्छेने व्याधाला असे म्हटले तेव्हा त्याने त्यांना तीन प्रदक्षिणा घातल्या नमस्कार केला आणि विमानात बसून तो स्वर्गात गेला भगवान श्रीकृष्णांचा सारथी दारू त्यांचा शोध घेत होता त्यांनी धारण केलेल्या तुळशीच्या सुगंधाच्या वाऱ्यावरून तू त्यांच्या समोर आला दारुकाने तेथे जाऊन पाहिले तिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसले आहेत असून तिथे आली आहे त्यांना पाहून दारुकाच्या हृदयात प्रेमाचा पूर आला डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या रथातून खाली उडी मारून त्याने भगवंताच्या चरणांवर लोटांगण घातले दारुकाने म्हटले प्रभो रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काहीच दिसत नाही त्याप्रमाणे आपले हे चरणकमल न दिसल्यामुळे मला दिशाकडे नशा झाल्या आणि मी अस्वस्थ झालो श्री शुक म्हणतात दारू कसे बोलत असताना त्याच्या देखतच भगवंतांचा गरुडध्वज रथ ध्वज आणि घोड्यांसह आकाशात उडाला त्यापाठोपाठ भगवंतांची दिव्या आयुधेही निघून गेली हे सर्व पाहून अत्यंत चकित झालेल्या दारुकाला भगवान म्हणाले दारुका तू द्वारकेला जा आणि तेथील बांधवांना यादवांनी एकमेकांचा केलेला संवाद बलरामदाची परमगती आणि माझी अवस्था सांग तसेच त्यांना सांग की आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका मी सोडलेली ती नगरी समुद्र बुडवून टाके सर्वांनी आपापली संपत्ती आणि माता घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावी। मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो तसेच हे सारे माझी माया समजून शांत हो हे ऐकून दारकाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरण आपले मस्तक ठेवून वारंवार त्यांना नमस्कार केला न खिन्न मनाने तो गला लाग। अध्यावा समाप्त